पहा जो आणि कपाचेरीग्रीच्या योगाने घर देह वगैरे पसार्यात गुंतल्यामुळे मागील जन्माचे आठवण ठेवित नाही कृतज्ञ उपेग उगेला का चोरा व्यवहारू दिला निसुगु स्तविला विसरे जैसा। मागील जन्माला कसा विसरतो हे दृष्टांता सांगतो कृतग्न मनुष्याचे उपयोगी पडलेले ते जसे तो विसरतो अथवा चोराला भानवल दिले असता तो जसा ते विसरतो अथवा कोडग्या पुरुषाची स्तुती केली असता तो जशी ती विसरतो ओढाळी ता ते तैसेच कान पु कि पुढे ती ओढाळू आले सुने कुत्रे ओढाळपणा करते म्हणून त्याचे कान व शेपूट कापून त्यास घराबाहेर आखलून दिले तरी ते ओढाळ कुत्रे कान व शेपूट रक्ताने ओले असतानाच ते सर्व विसरून ज्याप्रमाणे पुन्हा खोडी काढण्याकरता शिरते बेडूक सापाच्या तोंडी जात असे सुडबुडी तो मक्षिकाची कोडी स्मरे काही बेडूक सापाच्या तोंडात सगळा गिरला जात असतानाही माशांचे समुदाय गिरतो पण आपण मरतो हे आठवणही ठेवत नाही नवही लुती जेने जाली ते ना नाक तोड वगैरे नऊ द्वारे मळाने पाजरत असून व शरीराला झालेले कुष्ट अंगावर प्रत्यक्ष असूनही ही स्थिती ज्या जन्माच्या योगाने प्राप्त झाली ती गोष्ट ज्याच्या अंतकरणात चलत नाही मातृ कोदर कुहरी चुनी विष्ठेचा दाथरी जठरी नवमास वरी उकडवला जाई आईच्या रूप गुहेत विष्ठेच्या थरामध्ये घालून त्या पोटात नऊ महिने पर्यंत ज्यावेळी चिजला ते गर्भीची व्य उपजता ते काही चीन सर्वथा नाठवीजो ती गर्भात असता झालेली पीडा अथवा जन्माच्या काली झालेले कष्ट ते काहीच तो मुळीच आठवत नाही मलमूत्र पंकी लोळते बाळ अंकी ते देखो नि जो न थुंकी त्रासून घे विष्ठा व मूत्र यांच्या चिखलात लोळणारी मुले मांडीवर पाहून तो चिळच घेत नाही व कंटाळत नाही काल चिना जन्म गेले पाहे आले, है ऐसे वाटले नाही जया मागला जन्म नुकताच संपला नाही का व लागलीच पुन्हा उद्या दुसरा जन्म मिळणार असे हे काही ज्याला वाटले नाही आणि पैतयाची परी जीविताची फरारी देखोनी जो न करी मृत्यू चिंता आणि त्याचप्रमाणे आयुष्याची भरभराट पाहून ज्याला मरणाची काळजी वाटत नाही जिने याचे निश्वासे मृत्यू एक एथासे, हे जयाचे नि मानसे मानिजे ना जगण्याचा त्याला इतका विश्वास असतो कि येथे एक मृत्यू आहे हे ज्याच्या मनाला पटत नाही अल्पोदकीचा मासा हे नाटे आशा न वी का अगादोहा गोरीची या भुली मृग व्याधा दिली गळून पाहता गिळीली उंडी मीने अथवा पारध्याच्या गाण्याने भुलून हरणाची नजर जशी पारध्यावर जात नाही अथवा गळास न पाहता गळास लावलेले आमिष माशाने गिळावे दीपाची पतंगा नेनवेची पैगा जया ने, हा दिवा आपल्याला जाळील हे ज्याप्रमाणे पतंगला मुळीच कळत नाही गव्हारू निद्रा सुखे घर जळत असे ते न देखे नेणता जेवी विखे रांधले अन्न जसा एखादा मूर्ख आळशी मनुष्य निद्रेच्या सुखामुळे घर जळत असले तरी तिकडे लक्ष देत नाही किंवा एखादा मूर्ख असा खादार मनुष्य विष घालून शिजवलेले अन्न असले तरी तिकडे लक्ष न देता खातो तैसा जीवितचे निशे हा मृत्यूची आला असे हे ने निजे राज्रमाणे जगण्याच्या निमित्ताने हा मृत्यूच आला आहे हे जो रजोगुणापासून होणाऱ्या सुखामुळे जाणतच नाही शरीरीची वाढी अहो रात्रांची जोडी विषय सुख प्रौढी साचची मानी शरीराची होत असलेली वाढ दिवस व रात्र यांचा आयुष्याचा लाभ विषय सुखाचे महत्व या सर्व गोष्टी जो खऱ्याच मानतो परे बापुडा ऐसे नेणे ने, जे वेश्यचे सर्वस्व दे नागवणे रूप वेश्येचे एखाद्या माणसाला सर्वस्व अर्पण करणे हेच त्या मनुष्यास साक्षात लुटणे होय त्याप्रमाणे राजस सुखाने शरीराची वाढ होणे म्हणजे आत्मनशा आहे पण त्या बिचार्याच्या हे काहीच लक्षात येत नाही सेणे आपल्या सोबती संभावित आलेल्या चोराची मैत्री ती मैत्री नव्हे तर प्राण घेणे होय अथवा भिंतीवर काढलेल्या चित्रात स्नान करणे म्हणजे त्या चित्राचा नाश करणे पांडुरोगे अंग सुटले ते तयाची नावे खुंटले तैसे नेने भुलले आहार निद्र पंडुरोगाचे आली तर ती वास्तविक आरोग्याची पंडुरोगाचे आयुष्य संपलेले आहे त्याप्रमाणे खाणे व झोप यांच्या योगाने मोहित झालेले मूर्खलोक विषय वृद्धीत खरी वृद्धी नसून खरा, खरा नाशच आहे हे जाणत नाही सनमुख शूला धावतया पाया च प्रतिपदीय जवळ मृत्यू जेवी समोर आलेल्या शुळाकडे जलद पावलाने धावून जाणारे ज्याप्रमाणे पावलो पावली मृत्यू जवळ येतो तेवी देहा जव जव वाढू जव जव दिवसाचा पवाडू जव जव जवळ सुर वाढू भोगांचा हा त्याप्रमाणे जसा जसा देह वाढेल जशी जशी दिवसाची वाढ होते म्हणजे जसे जसे आयुष्याचे अधिक दिवस जातात जशी जशी ही विषय भोगांची विपुलता होईल तव तरण अधिक आयुष्यात जिंके मीठ जैसे उदके घाशी जाते तसे तसे अधिक अधिक मरण आयुष्याला जिंकते ज्याप्रमाणे मीठ पाण्याने जसे जसे घासले जाईल तस तसे विरघळत जाते तैसे जीवित जाय तयास त काळू पाहेातो हातीचे नवे ठे जया त्याप्रमाणे म्हणजे वरील मिठाचे मिठाच्या उदाहरणाप्रमाणे दिवस आयुष्य कमी कमी होत जाते त्यामुळे काळाला पांडवा हा अंगीचा मृत्यू निच नवा न देखे जोमावा विषयांची अर्जुना फार काय सांगावे हे शरीराचे नित्य नवे मरण जो विषयांच्या जा भ्रांतीने जाणत नाही तो अज्ञान देशी रावो या बोला महाबाहो न पडेगा वाटावो आणि हे महाबाहो अर्जुना तो पुरुष अज्ञान देशाचा राजा आहे या बोलण्यात अज्ञानाच्या आणखी काही लक्षणांची न्यून राहिली आहे असे नाही तर हे अज्ञानाचे पूर्ण वर्णन झाले पै जीविताचे निसुखे जैसा का मृत्यू न देखे तैसाची तारुण्य तोषे जरा न गणे जगण्याच्या सुखाने ज्याप्रमाणे मृत्यू कडे लक्ष देत नाही त्याचप्रमाणे वृद्धाप्या डोंगराच्या कड्यावरून लोटलेला गाडा अथवा पर्वताच्या शिखरावरून सुटलेला धोंडा जसा पुढील परिणामाला म्हणजेच आपले तुकडे तुकडे होतील हे पाहत नाही तसा जो पुढे म्हातार पण येणार आहे हे पाहत नाही कानातील ओढ्यास जसा पूर यावा किंवा रेड्याची जशी टक्कर माजावी त्याप्रमाणे ज्याला तारुण्याची भुरळ चढलेली असते पुष्टी लागो विघारो कांती पाहेसर माथा आदरी शिरो बागी बळ शरीराचा लठ्ठपणा नाहीसा होण्यास लागतो व शरीरातील ते व मस्तकाला कापरी सुटते तरी जो करी प्रियेचा पैसू दाढी पांढरी होते मान हलून नाही अशी निवारण्याची खूण करते तरी देखील जो प्रिय वस्तूचा पसारा वाढवित राहतो पुढील आधळेपर्यंत आंधळा जसा पुढे काय आहे ते पाहत नाही अथवा डोळ्यावर आलेल्या चिपाड्याच्या योगाने डोळे उघडत नाहीत या सब्पीवर अधिकच झोप घेण्यास संधी सापडते म्हणून आळशी मनुष्य चिळस येण्याऐवजी अधिकच संतुष्ट होते तैसे तरुण पण आजीचे भोगिता वृद्धाप्य पाहेचे म्हातारपण जो पाहत नाही तोच खरोखर अज्ञान आहे देखे अक्षमे कुपजे कि विटाऊ लागे फुंजे परी न म्हणे पाहे माझे हे ची भे आंध या माणसाकडे किंवा कोबड्या माणसांकडे पाहून त्यास गर्भाने वेडवू लागतो पण असे म्हणत नाही की माझी उद्या हीच अवस्था होईल परिजया तारुण्याची भुली न फिटे आणि मरणाचे चिन्ह जे म्हातारपण ते शरीरावर आले परंतु ज्याला तारुण्याची भ्रांती सुटत नाही तो अज्ञानाचे घर हे साचची घे उत्तर देवीची परीयसी थोर चिन्हे आणि गो पुरुष अज्ञानाचे घर आहे हे बोलणे खरे मन त्याचप्रमाणे अज्ञानाची आणखी मोठी लक्षणे ऐक तरी वाघाची अडवे चरवणी एक वेळ आला दैवे तेने विश्वासे ए पुढती धावे बसू तर वाघाच्या अरण्यातून दैवयोगाने एक वेळा सुरक्षितपणे पोळ चरून आला त्या विश्वासाने जसा तो पोळ पुन्हा त्या अरण्यात ज्या हो जा जागेत पुरलेल्या द्रव्यावर सर्प होता अशा जागेतून एकदा चुकून सुरक्षितपणे द्रव्य आणले एवढ्यावरून जो खास नास्तिक होतो म्हणजे पुरलेल्या द्रव्यावर सर्प असतो व तो द्रव्य घेऊ देत नाही ही गोष्ट खोटी आहे असे मानतो तैसे नि एक दोन्ही वेळ आला हे रोग एक आहे हे मानि न त्याप्रमाणे आरोग्य हे एखाद दुसऱ्या वेळी चुकून मिळालेले असले तर तेवढ्या बरच या शरीरात रोग म्हणून काही एक आहे ही गोष्ट जो मानितच नाही बैरिया निद आली आता द्वंद्वे माझी सरली हे मानी तो सपिली मुकला जेवी शत्रूला झोप लागली एवढ्यावरून जो असे मानतो की आता आपले भांडण तंटे संपले असे मानून जो स्वस्त राहतो तो ज्याप्रमाणे आपल्या मुला बाळांच्या सह नाश पावतो जोवरी तव जो न करी व्याधी चिंता त्याप्रमाणे आहार व निद्रा ही जेपर्यंत यथास्थित चालू आहे व जोपर्यंत रोग निवांत आहे तोपर्यंत जो रोगाची काळजी करत नाही आणि स्त्री पुत्राधी मेळे संपत्ती रजे डोळे जाती जयाचे। आणि स्त्री पुत्राधिकांच्या सांगतीत जशी जशी संपत्ती अधिक अधिकाधिक मिळत जाते तस तसा त्या संपत्तीच्या धुराने ज्याच्यातील विचार नाहीसा होतो सवळयाची वयोगू पडल बिळवणी विपत्ती येईल हे दुःख पुढील देखे नाज या स्त्री पुत्रादी व संपत्ती यांचा तात्काळ वियोग होईल व एका दिवसात वाईट अवस्था येईल हे पुढले दुःख तो अगाऊ जाणत नाही ते अज्ञान पांडवा, पांडव आणि तोही तोची जाणव जो इंद्रिये अभासवा चारेथ अर्जुना तो अज्ञानी आहे आणि जो इंद्रियांना हवे ते म्हणजे बरे वाईट न पाहता विषय देतो तो देखील तोच म्हणजे अज्ञानी समजावा वयसे चे नि उवाय संपत्तीचे निवाय सेव्य जाय सरकटी तू तारुण्याच्या उत्कर्षाने आणि संपत्तीच्या साह्याने जो सेवन करण्यास योग्य अयोग्य अशी निवड न करता सरसकट विषय सेवन करतो न करावे ते करी असंभाव्य मनी धरी चिंतू नये ते विचारी जयाची मती जे करू नये ते करतो व न होणाऱ्या गोष्टी मनात आणतो आणि ज्याविषयी विचार करू नये त्याविषयी ज्याची बुद्धी विचार करते रिघे जेथ न रिघावे मागे जे न घ्यावे स्पर्शे जेथ न लावावे अंग मन जेथे प्रवेश करू नये तेथे प्रवेश करतो जे घेऊ नये ते मागतो व जेथे अंग मन लागू नये त्यांना जाऊन खेळतो न जावे तेथ जाये न पाहावे ते जो पाहे, न न खावे ते न खाये, तोशे. जेथे जाऊ नये तेथे जातो जे पाहू नये ते पाहतो व जे खाऊ नये ते खातो व या निश्चित गोष्टी केल्याबद्दल वाईट न वाटता त्याविषयी आनंद मानतो न धरावा तो संगू न लगावे जेथ लागू ना तो मार्गू आचरे जो ज्याची संगती धरू नये त्याची धरतो जे थे संबंध करू नार्ग आचरण करू नार्ग आचरण करते ऐकू निये तो ऐकत जे बोलू निये मोटे मोटा बड़बड़ो परंतु दोष घड़े पहात नहीं अंगा मनासी रुचि ये तुले नि कृत्या कृत्य नाठवे जो करणे याचे निनावे भलतेची करी शरीराला व मनाला आवडेल एवढे असले म्हणजे चाले मग ते कर्म करण्यास योग्य असो याचा तू विचार करत नाही व जो करावायचे म्हणून भलतेच करतो परी पाप मज होईल का नरकयात येईल हे काहीची पुढील देखे न यापासून मला पाप लागेल अथवा या योगाने नरकही भोगावे भोगाव्या लागतील या पुढील होणाऱ्या गोष्टी जो काहीच पाहत नाही तयाचे नि त्याच्या आश्रयाने अज्ञान जगात बलाढ्य होते व ते बलवंत झालेले अज्ञान ज्ञानवान पुरुषा बरोबरही जगडू शके परी असो हे आई क अज्ञान चिन्हे आणि क ते, परंतु जाणा काही अज्ञानाची लक्षणे सांगत, ती योगाने तुला ऐकली ओळख होईल गुंतली देवासी कमळाच्या केसरात जशी भ्रमरी गुंतून राहते त्याप्रमाणे घराच्या ठिकाणी ज्याची पूर्ण प्रीती गुंतलेली पाहशी साखरेची राशी, बैसली नुडे माशी तैसेने स्त्री चित्त आवेशी जयाचे मन साखरेच्या राशीवर बसलेली माशी जशी उडत नाही अथवा त्याचप्रमाणे जसे एखाद्याचे मन स्त्रीच्या चित्ताला धरून बसते तेथून हलत नाही ठेला बेडूक कुंडी मशक गुंतला शेंबुडी ढोरू स बुडबुडीतला पंकी बेडूक जसा पाण्याच्या कुंडात राहिलेला असतो अथवा चिलट जसे शेमरात गुंतलेले असते अथवा गुरु जसे चिखलात पूर्णपणे फसते तैसे घरी घेणे त्याप्रमाणे जिवंतपणी अथवा मेल्यावर जो घरातून बाहेर पडत नाही व जो मेल्यावर त्या जागेत सर्प होऊन असतो प्रियोत्तमाच्या कंठी प्रमदा घे तैशी जिवेशी कोपटी ठाके। नवऱ्याच्या गाड्यात जशी तरुण स्त्री मिठी घालते त्याप्रमाणे जो आपल्या जीवाशी झोपडीला पुष्पातील मध मिळण्याच्या हेतूने मधमाशी जशी श्रम करते तशा श्रमाने जो घराची जोपासना करतो मातारपणी झाले माणिक एक वि तयाचे का जेतुले तुले माता पितर मातारपणे झालेले एकुलते एक पुत्रत्न त्याचे आई बापान जितके प्रेम असते ते तुले निपाडे पारथा घरी सर्वथा जाणे नाजुना तितक्या मानाने नाही ज्याला घराची आस्था व प्रेम असते आणि जो स्त्री वाचून दुसरे काही मुळीच जाणत नाही महापुरुषाचे चित्त जालिया वस्तुगत ठाके व्यवहार जात जयापरी ब्रह्मनिष्ठाचे अंतकरण ब्रह्मस्वरूपी निमग्न झाले असतात त्याचे जसे सर्व व्यापार बंद पडतात तैसा स्त्री दे जो जीवे पडोनिया सर्व भावे कोनमी काय करावे काही नेणे त्याप्रमाणे स्त्रीच्या शरीराच्या ठिकाणी जो जीवाने व सर्व भावाने आसक्त होतो व मी कोण व माझे कर्तव्य काय हे काहीही समजत नाही जयाची इंद्रिये एकमुखे स्त्रिया जो नुकसान लाज पाहत नाही दुसऱ्याने केलेल्या आपल्या निंदेकडे लक्ष देत नाही ज्याच्या सर्व इंद्रियांची धाव एका स्त्री विषयाकडेच असते चित्त आराधी स्त्री छंद माकड गारुड होते आराधन करतो व जो स्त्रीच्या छंदाने आप नाचतो आपण हि शिनवी इष्टमित्र दुरावी मग कावडाची वाढवी लोभी जैसा ज्याप्रमाणे एखादा लोभी पुरुष आपल्यालाही शणवतो व दूर करतो आणि मग द्रवीच वाढवतो तैसा दान पुणे स्त्रीची भर करण्याकरता दान व पुण्य करण्याची कमी करतो तो कुटुंबातील माणसांना फसवतो परंतु स्त्रीची खास भरत असतो तिची खास भरण्याला कमी पडू देत नाही पूजित दैवते जोगावी गुरु ते बोले झके मायाबा दावी निदारपणा गंधफूल वाहून जेमतेम पूजा करतो गुरुला ठकवतो आणि आई बापांना दरिद्र पण दाखवतो स्त्री तरी विखे भोग संपत्ती अनेकी आणि वस्तू निकी जे जे देखे तथापि स्त्रीच्या विषयी मात्र भोगांची अनेक ऐश्वरे म्हणजे साधने व जी जी म्हणून चांगली वस्तू दिसेल ती ती आणतो प्रेम जैसे कुलदैवते तैसा एका स्त्री जो उपासी प्रेमळ भक्ताने जसे कुलदैवतेला भजावे त्याप्रमाणे जो स्त्रीची उपासना एकाग्र चित्ताने करतो साचा आणि चोख ते स्त्री एसी अशेख येरी विषयी जोगा बनू कि नाही जे खरे चांगले असेल ते सर्व स्त्रीला देतो व इतर कुटुंबातील माणसांची नुसती जोगवणूक म्हणजे देहरक्षण देखील करत नाही बुडल ऐसे जया हिला कोणी वाकड्या दृष्टीने पाहिजे हिच्याशी कोणी विरुद्ध मागेल तर युगांतच होईल असे त्याला वाटते नायटे भेण न नागाची ना आण तैसी पाळी ऊन खुण स्त्रीय ज्याप्रमाणे नायट्याच्या भीतीने देवीची शपथ मोडीत नाही त्याप्रमाणे जो स्त्रीची मनोगत पाळतो किंबहुना धनंजय सर्वस्व जया आणि तीये जागी प्रेम अर्जुना फार काय सांगावे ज्याचे सर्वस्व काय त्या एक स्त्रीच असते आणि तिच्या पासून मुलांवर ज्याचे प्रेम असते आणि काही जे समजत ते तिचे संपत्ती जात ते जीवाहून आपण आणखी ही सर्व चिज वस्तू असेल ती जो जीवापेक्षा जवळची मानतो तो अज्ञाना तेने बळ हे असो केवळ त्याची रूप तो पुरुष अज्ञानाचे मूळ आहे अज्ञानाला त्याच्या योगाने बळ असते हे बोलणे राहू दे फार काय सांगावे तो अज्ञानाची मूर्तीच आहे आणि मातली या सागरी मोकली लाटांचा येर जारी, समुद्रात नाव मोकळी सोडली असता जशी ती लाटांच्या येण्या जाण्याने झोके खात असते ते वीप्रिय वस्तू पावे आणि सुखे जो उंचावे तैसाची अप्रिय सवे तळवटू घे त्याप्रमाणे आवडती वस्तू प्राप्त झाली असता जो सुखाने फुकतो व त्याचप्रमाणे नावारती वस्तू प्राप्त झाल्या जो संकोच पावतो ज्याच्या अंतकरणात अप्रिय वस्तू प्राप्तीने दुःख व प्रिय वस्तूच्या प्राप्तीने सुख यांची चिंता असते तो हे महामती अर्जुना अज्ञान आहे आणि माझ्या ठाई भक्ती फळा जया आरती धनोदेशे विरक्ती नटने जेवी आणि माझ्या ठिकाणी ज्याची भक्ती असते पण फलाच्या उत्कट इच्छेने असते ती कशी तर जसे धनाच्या हेतून जैसी रहाटे जारीसी जावया लागे अथवा जाराकडे जाण्याकरता जारीणी स्त्री जशी नवऱ्याच्या अंतकरणात शिरून वागते तैसा माते किरीटी भजती ग पाऊटी करून अर्जुना त्याप्रमाणे माझ्या भजनाची पायरी करून जो दृष्टीमध्ये विषय ठेवतो म्हणजे प्राप्तीच्या इच्छेने माझे भजन करतो आणि भजीनली असावे तो विषो जरी नपवे तरी सांडी म्हणे हे आघावे टवाळ हे आणि मला भजल्याबरोबर तो इच्छित विषय जर मिळाला नाही तर तो हे भजन टाकतो व सर्व खोटे आहे असे म्हणत कुणब कुळवाडी तैसा आन आन देवमांडी, आदिलाची परवडी बरी तया अडाणी शेतकरी जसा नवीन नवीन उदिन करतो त्याप्रमाणे हा अज्ञानी पुरुष रोज नव्या नव्या देवांची स्थापना करतो व पहिल्या प्रथम जेवढ्या उत्सुकतेने पहिलेची पूजा करतो तितक्या जोराने पुन्हा दुसऱ्याची करतो तया गुरुमार्गा जयाचा सुगरवा देखे तरी तयाचा मंत्र शिके ये संप्रदायावर विश्वास ठेवतो आणि त्याचा मंत्र घेतो दुसऱ्याचा घेत नाही निष्ठुरु थावरी बहुभरू देवीची नाही एकसरू निर्वाहो जया सर्व प्राण्यांशी जो निर्दयपणाने वागतो व पाषाणाच्या प्रतिमेवर त्याचा पुष्कळ भर असतो त्याज त्याचप्रमाणे याच्या वागण्यात एकनिष्ठता नसते माझी मूर्ती निफजवी ते घराचा कोणी बैसवी आपण देवो देवी यात्रे जाया माझी मूर्ती तयार करतो आणि तिला घराच्या कोपऱ्यात बसवतो आणि आपण देवतेच्या यात्रेला जातो निच्या आराधन माझे काजी कुळ देवता भजे पर्व विशेषे कि जे दररोज माझे पूजन करतो व काही विशेष प्रसंगी कुलदेवतेला बसतो व काही विशेष पर्वकाली तिसरेच देवतांची पूजा करतो माझे अधिष्ठान घरी आणि वनाचे पितृ घरात माझी स्थापना असतानाच दुसऱ्या देवतांची व्रते करतो आणि पितृकार्याच्या वेळी म्हणजे श्राद्ध पक्ष वगैरे वेळी पितरांचा भक्त होतो एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू आम्हाला तेतुलाची नागांशी पंचमीचा दिवशी एकादशीच्या दिवशी आम्हाला जितका मान देतो तितकाच नागपंचमीच्या दिवशी नागाला मान देतो चौथ मो म्हणे माये तुझा चिव दुर्गे चतुर्थी नेमकी उगवल्या तो गणपतीचाच उपासक होतो आणि चतुर्दशी दिवशी आई दुर्गे देवी मी तुझा भक्त आहे असे म्हणतो नित्य नैमित्तिके कर्मे सांडी मग बैसे नवचंडी आदित्यावरी वाढी बैरवा नित्य व नमित मग नवचंडीच्या नवरात्र व वा रविवारी भैरवाला त्याच्या पत्थरात नैवेद्य वाढतो पाठी सोमवार पावे आणि बेलेसी लिंगा धावे ऐसा एकलाची आघावे जोगावी जो। नंतर सोमवाराला कि बेला बेल घेऊन शिवलिंगाकडे धावतो म्हणजे शिवाची पूजा करतो या प्रमाणे जो एकटाच सर्व देवांची कशी कशी उपासना करतो ऐसा अखंड भजन करी उग नसे क्षण भरी आघणी गावद्वारी अहे वजैसे वेशीत पाठोकून बसलेली वेश्या गावातील सर्व लोकांचेच कुटुंब असल्यामुळे त्या सर्वांच्या योगाने अखंड सौभाग्यवतीच राहते त्याचप्रमाणे जो असतील तेवढ्या देवांची एक सारखी भक्ती करतो व क्षणभर रिकामा राहत नाही व म्हणूनच ज्याचा भक्तपणा कायम असतो जाण अज्ञानाचा मूर्तू अवतारत त्याप्रमाणे जो भक्त मनाने वाटेल तसा धावणारा तू तो अज्ञानाचा मूर्तीवंत अवतार आहे असे समज आणि एका चौखटे तपोवने तीर्थे तटे देखो निजोगा विटे तोही तोची आणि पवित्र एकांत स्थाने तपोवने तीर्थांची स्थाने आणि पवित्र नद्यांचे किनारे यांना पाहून ज्याला कंटाळा येतो तो देखील अज्ञानीच आहे जया जनपदी सुख गजबजेचे कवतिक वाणू आवडे लौकिक तोही तोची ज्याला लोक सुख वाटते व लोकांच्या गलबल्याचे कौतुक वाटते आणि आपल्या लौकिकाचे वर्णन ज्याला आवडते तो तोही तोच आहे म्हणजे अज्ञानी आहे आणि आत्मा गोचरू हो साक्षात्कार होईल अशी जी विद्या आहे म्हणजे ब्रम्हविद्या आहे ती ऐकून जो अध्यात्मशास्त्र वाचून इतर पडलेला विद्वान त्या ब्रम्हविद्येची निंदा करत उपनिषदांकडे नवचे योग शास्त्र नरुचे अध्यात्म ज्ञानी जयाचे मनाची नाही जो उपनिषेदांकडे जात नाही ज्याला योगशास्त्र आवडत नाही आणि अध्यात्म योगाचे ठिकाणी बुद्धीची भिंती पाडून जयासी मती बोडाळ जामनिरूपण म्हणून काही एक महत्वाची गोष्ट आहे अशा समजुतीची भिंत म्हणजे मर्यादा पाडून ज्याची बुद्धी स्वैर भटकणारी झाली आहे कर्मकांड तरी जाणे मुखोद्व कर्मकांड जाणतो पुराणे त्याला तोंडपाठ आहे आणि तो जो ज्योतिष शास्त्रात इतका निष्णात आहे कि तो भविष्य करेल तसे घडते शिल्पी अति निपुण सुपकर्मी हि प्रवीण विधी आथर्वण हाती आथी कला कौशल्याच्या कामात अति निपुण असतो पाकक्रियेतो म्हणजे मूर्त होती कामशास्त्रात त्यास काहीच जाण्याचे राहिलेले नसते भारत तर त्यास पाठ असते व मंत्रशास्त्र ही मूर्तिमंत त्याच्या स्वाधीन झालेले असते नीतीच्या नीती वैद्यक कही बुझे काव्य नाटक चतुर नाही नीती संबंधीची सर्व शास्त्रे त्याला अवगत झालेली असतात वैद्यक शास्त्र तो जाणतो व काव्यात व नाटकात त्याच्याहून दुसरा कोणी चतुर नाही स्मृतींची चर्चा दंशू जाणे गारुडी निघंटू प्रज्ञेचा पायी करी स्मृतीचा विचार त्याला कळतो इंद्रजल विद्याचे मर्म त्याला कळते व वैदिक शब्दांच्या कोशला तो आपल्या बुद्धीचाच आकार करतो व्याकरणी अति प्रवीण तर्कशास्त्रात फार पटायत असतो परंतु एक अध्यात्म ज्ञानात जो खरोखर जन्मांचा आहे ते एक वाचून आघवा शास्त्री सिद्धांत निर्माण धात्री परी जळो नक्षत्री न पाहेिद्धांता निर्माण होण्याची तो पृथ्वीच आहे असा जरी तो असला तरी पण त्याच्या सर्व ज्ञानाला आग लागू मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाला जसे आई बापाने पाहू नये तसे तू त्याच्याकडे पाहू नकोस मोराच्या अंगी अस असे पिसे आसे परी एकली दिठी नसे तैसे ते मोराच्या अंगावर जशी वाली पिसे पुष्कळ असतात डोळ्यांचा इतर ज्ञानाचा काहीही उपयोग नाही जरी परमाणू एवढे संजीवनी मूळ जोडे तरी बहु काय गाडे भरणे परमाणू एवढे जरी संजीवनी वनस्पतीचे मूळ मिळाले तर इतर पुष्कळ असलेल्या वनस्पतीच्या मुळे काय करायचे आहेत लक्षणे ज्याप्रमाणे आयुष्याशिवाय इतर सर्व सामुद्रिक उत्तम चिन्हे आहेत अथवा शिर नसलेल्या केवळ धडास जसे अलंकार घालावेत अथवा नवरा नवरी शिवाय जसा वर्धावा काढावा ही जशी केवळ विटंब आहे एक त्या एक इतल सर्व शास्त्रांचे ज्ञान पूर्णपणे अप्रमाण आहे असे समज या लागी अर्जुना पाहि अध्यात्म ज्ञानाच्या ठाई जया नित्य बोधू नाही शास्त्र मोड याकरता अर्जुना असे पहा कि ज्या शास्त्रमुढाला अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी नित्य जागृती नाही तया शरीर जे झाले ते अज्ञानाचे त्याला शरीर जे प्राप्त झाले ते अज्ञानाच्या बीजाचा अंकुरच होय आणि त्याची विद्वत्ता ही भी अज्ञानाच वेल होय तो जे जे बोलले ते अज्ञानाची फुलले तयाचे पुण्य तया जे फळले ते अज्ञानाची गो जे जे बोलतो ते फुललेले अज्ञानाचे झाडच आहे व त्याची जी पुण्यकर्मे आहेत ते अज्ञानच फळस आलेले आहे आणि अध्यात्म ज्ञान कि जेणे मानिले की नाही तो ज्ञानार्थून देखे काही हे बोलावे कैसे आणि ज्याने अध्यात्म ज्ञानाला कधीच मानले नाही तो ज्ञानाचा विषय जे ब्रम्ह पाहत नाही हे सांगावंच पाहिजे काय आणि ज्यांनी अध्यात्म ज्ञानाला कधीच मानले नाही तो ज्ञानाचा विषय जे ब्रह्म त्यास पाहत नाही हे सांगायला पाहिजे का ऐलीची थडी न पवता पो माच्या अलीकडच्या काठाला आला नाही तोच जो माघारी पळून जात त्याला नदीच्या पलीकडच्या पेटाची खबर काय ठाऊक का दारवंठाची जयाचे शिररो विखाचे परिवारीचे अथवा घराच्या दाराच्या उमऱ्यातच ज्याचे मस्तक खा, कापून खाचेत पुरलेले आहे तो घरात ठेवलेले पदार्थ कसे पाहिजे धनंजय विशोकाई त्याप्रमाणे अर्जुन अध्यात्म ज्ञानाशी ज्याचा मुळीच परिचय नाही त्याला ज्ञानाचा अर्थ जे ब्रह्म ते समजण्याला विषय होईल का मनोनी आता विशेषे तो ज्ञानाचे तत्व न देखे हे सांगावे आ, आखे लेखे न लगे तुझ म्हणून आता तो ज्ञानाचे तत्व पाहत नाही हे तुला आकडे मांडून विशेष सांगायला नको जेव्हा सगर्भे वाढिले तेव्हाची पोटीचे धाले, पैसे मागिले पद बोलिले हे होय जेव्हा गरोदर स्त्रीला जेवायला वाढावे तेव्हाच तिच्या पोटातली मूल तृप्त होते त्या मुलास निराळे वाढायला लागत नाही त्याप्रमाणे ज्ञानाचे जे वर्णन केले त्यात अज्ञानाच्या लक्षणांचा अंतर्भाव होत आहे ते दुजे नसी वास्तविक पाहिले तर मागे वर्णन केलेल्या पदाहून निराळे स्पष्टीकरण करायला नको आंधळा मनुष्य जेवायला बोलवला असता तो दुसऱ्या डोळस वाटाड्याला बरोबर घेऊन यायचा तसेच हे आहे असे समज ये उपरती ज्ञान चिन्हे मागुती अमानितवादी प्रभूती वाखाणेली या प्रमाणे ही अमानितवादी ज्ञानाची चिन्हे पुन्हा उलट रीतीने सांगितले येरी मोहरा अज्ञान या आकारा सहजे येती कारण कि ज्ञानाची अठरा पदे उलट फिरवली म्हणजे उदाहरणार्थ अमानित्वाचे उलट मानित्व वगैरे अशी उलट फिरवली असता अज्ञानाची लक्षणे सहजच सिद्ध होतात मागा श्लोकाचे निर्दे ऐसे सांगितले मुकुंद ना उफराटे या अध्यायाच्या अकराव्या श्लोकाच्या उत्तरार्धाच्या दुसऱ्या अर्ध्यामध्ये श्री मुकुंदांनी असे सांगितले कि ही ज्ञानपदे उलट केली कि तेच अज्ञान होय म्हणून या वाहणी केली म्या उपलब्ध वाचूनी दुधा मेळवून पाणी फार कि जे म्हणून अशा रीतीने म्हणजे अज्ञान यदतोन्यथा या पदाचे मी विस्तारपूर्वक वर्णन केले नाहीतर दुधात पाणी मिसळून जसे दूध वाढवायचे तैसे जी न पडपडी पदाची कोरन सांडी परी मूळ ध्वनीची वाढी निमित्त झाला महाराज त्याप्रमाणे म्हणजे पाणी घालून दूध वाढवल्याप्रमाणे मी गडबडत श्लोकांच्या पदांची हद्द मी सोडत नाही परंतु मूल श्लोकात जे थोडक्यात सांगितले त्याचे विस्तारपूर्वक वर्णन करण्यास मी निमित्त झालो श्रोते के परिहारा ठाओ आहे बिहसी का वाये कवी पोषका तेव्हा श्रवणात बसलेली संत मंडळी म्हणतात थांब परिहाराला जागा कोठे आहे हे कवी तू व्यर्थ का भीतोस तू ते श्री मुरारी म्हणितले प्रकट करी जे अभिप्राय गवारी आम्ही जे अभिप्राय आम्ही गीत गुप्त ठेवले होते ते तू प्रकट कर असे तुला सांगितली आहे ते देवाचे मनोगत दाविता हसी तू मूर्त हेही म्हणत चित्त दाटल तुझे देवाचे गुप्त अभिप्राय तू प्रकट करावे हे जे देवांचे मनोगत आहे तेतु आपले आपल्या वक्तृत्वाने म्हणजे अज्ञानाची लक्षणे सांगण्याने स्पष्ट दाखवित आहेस असे म्हणण्याने देखील तुझे चित्त संत असे तुला वाटून त्या भाराने दडपून जाईल म्हणून बोलो परिसावी तोशलो जे ज्ञान तरी येलो श्रवण सुखाची म्हणून हे राहुदे आम्हीही बोलत नाही परंतु अरे आम्हा सहज संतोष झाला आहे कारण की श्रवण सुखाच्या ज्ञानरूपी नौकेचा तू आम्हाला योग करून दिला आहे ते करी कथन वेग आता यानंतर तो श्रीहरी जे बोलला ते लवकर सांग या संत वाक्या सरीसे म्हणितले निवृत्ती दासे जी अवधारा तरी ऐसे बोलिले देवे असे संतांनी सांगितल्या बरोबर निवृत्ती दास म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणाले कि महाराज ऐकत देव असे म्हणाले म्हणती तू वा पांडवा हा चिन्ह समुच्चयो आघवा आई तो जाणावा अज्ञान भागू देव म्हणतात अर्जुना हा जो तू सर्व लक्षणांचा समुदाय ऐकलास तो अज्ञानाचा भाग आहे असे समज इ अज्ञान विभागा पाठी देऊन पैगा ज्ञान विखी चांगा दृढा होई जे अर्जुना या अज्ञान भागाकडे पाठ करून म्हणजे या अज्ञान भागाचा त्याग करून ज्ञानाविषयी चांगला दृढ होणे असुद्ध ज्ञानाच्या योगाने मनाचा ज्या ज्ञेयात म्हणजे ब्रम्ह प्रवेश होईल ते ज्ञेय स्वरूप जाण्याची अर्जुनाने इच्छा केली तर्वज्ञान राहो म्हणे तयाचा भावो परिसे ज्ञेयाचा अभिप्राव सांगो आता तेव्हा सर्वज्ञांचे राज जे श्रीकृष्ण ते अर्जुनाचा अभिप्राय जाणून म्हणतात आता तू ज्ञेयाचे स्वरूप आहे आम्ही तुला सांगतो